पुस्तक आरोग्याची खिल्ली लेखक महात्मा गांधी वाचक विद्यापाटील परिशिष्ट रामनाम 1. व्याधी अनेक आहेत वैद्य अनेक आहेत उपचारही अनेक आहेत व्याधी सर्व एकच समजून तो मिटविणारा वैद्य एकच राम आहे असे आपण समजू तर पुष्कळ खटाटोपातून वाचू दोन ज्यांना मरण आहे अशा वैद्य डॉक्टरांच्या मागे आपण लागत असतो पण राम जो मरत नाही सर्वदा जिवंत आहे आणि जो अचूक वैद्य आहे त्याला आपण विसरतो ही आश्चर्याची गोष्ट आहे 3. धार्मिक मानला गेलेला मनुष्य जर आजारी झाला तर त्याच्यात काही ना काही धर्माचरणाची उणीव राहून गेली आहे असे समजले पाहिजे चार इतर सर्व बाबींप्रमाणेच निसर्गोपचारासंबंधीचा माझा विचार सुद्धा क्रमाक्रमाणे विकास पावत गेला आहे शिवाय अनेक वर्षांपासून मी असे मानित आलो आहे की मनुष्य जर आपल्या अंतरात असलेल्या ईश्वराच्या वास्तव्याचा प्रत्यक्ष अनुभव घेऊ लागला आणि या रीतीने त्याने जर इंद्रियांचे काम क्रोधादी आवेग उठत नाही अशी जीवनाची अवस्था साध्य करून घेतली असली तर दीर्घायुष्याच्या आढेणारे सर्व अंतराय तो ओलांडून जाऊ शकतो जीवनाच्या अवलोकनावरून आणि धर्मशास्त्राच्या अभ्यासाच्या आधाराने मी अशा निश्चित निष्कर्षावर आलो आहे की ईश्वराच्या अदृश्य सत्तेवर जर माणसाची पूर्ण श्रद्धा बसली आणि काम क्रोधादी आवेगातून तू मुक्त झाला तर त्याच्या शरीराचे आतून रुपांतर होते केवळ वा इच्छा बाळगल्याने ही अवस्था साध्य होत नाही त्याकरिता अखंड जागृती आणि अभ्यास यांची गरज आहे आणि अखंड जागृती व कठोर अभ्यास असून सुद्धा ईश्वरी कृपा झाली नाही तोवर त्याचे सर्व प्रयत्न मिथ्या ठरतात पाच नैसर्गिक उपचार म्हणजे असे उपचार की जे मनुष्याच्या प्रकृतीला अनुरूप व अनुकूल असतील मनुष्य म्हणजे मनुष्य मात्र मनुष्य म्हटला म्हणजे त्याचे शरीर आहे तसेस मन आहे आणि आत्माही आहे म्हणून खरा नैसर्गिक उपचार राम नाम हाच आहे रामबा इलाज राम नाम हा त्या त्यापासून बाकी सारे निष्फळवान मनुष्याच्या बाबतीत निसर्गाने तोच योग्य मानला आहे कसलीही व्याधी असो मनुष्य जर हृदयापासून रामनामाचा जप करील तर ती व्याधी नष्ट झालीच पाहिजे राम नाम म्हणजे ईश्वर खुदा अल्लाह किंवा गॉड ईश्वराचे अनंत नावे आहेत त्यातून ज्याला जे बरे वाटेल ते त्याने घ्यावे त्यावर हार्दिक श्रद्धा असली पाहिजे त्याचा पुरावा म्हणून त्याबरोबर प्रयत्नही असला पाहिजे हे प्रयत्न कसे करावायचे असे कोणी विचारील तर ज्या पाच तत्वांचे मनुष्य शरीर बनले आहे त्यातून माणसांनी येला शोधावा ही पाच तत्वे म्हणजे पृथ्वी पाणी आकाश तेज आणि वायू या पाच तत्वातून जो उपचार साधेल तो करावा त्याच्याचबरोबर रामनाही चालू राहावे याचाच अर्थ असा की सर्व उपचार चालू असेल तरी जर शरीराचा जा नाश झाला तर तो होऊ द्यावा असा मनुष्य संतोषपूर्वक शरीराचा त्याग करील शरीर अमर बनू शकेल असा काही उपाय जगात सापडलेला नाही अमर फक्त आत्मा आहे त्याला कोणी मारू शकत नाही त्याच्या आजूबाजूला शुद्ध वातावरण ठेवण्याचा प्रयत्न सर्वांना करता येण्यासारखा आहे अशा प्रयत्नांनी नैसर्गिक उपचारांवर आपोआप मर्यादा पडते मग मनुष्य इस्पितळे मोठमोठे मुट डॉक्टर वगैरे आसरा घेण्यापासून बचावतो जगातले असंख्य लोक दुसरे काही करू शकत नाही आणि जे त्यांना करण्याजोगे नाही ते मुठभर लोकांनी का करावे सहा मुंबई येथील तारीख पंधरा तीन एकोणीशे शेचाळीस रोजी झालेल्या प्रार्थना प्रवजात गांधीजी म्हणाले शरीराच्या आजारात राम राम हे माणसाला सहाय्यरूप होते पण त्याचबरोबर येणारे नियम आणि पथ्य त्याने पाळले पाहिजे अदाशासारखे खाऊंड मनुष्य जर राम राम म्हणू लागला आणि त्याच्या पोटातले दुखणे थांबले नाही तर त्यात मला दोष देऊ नये दुसरी गोष्ट राम नाम घेत घेत मनुष्य जाळपोळ करण्यात दंग राहिला आणि तरी माझा उद्दार व्हावा आणि मला मुक्ती मिळावी म्हणाला तर ती आशा त्याला नाही जे आत्मशुद्धीस्तव आवश्यक असणाऱ्या नियमांपालकरता तयार असतील त्यांच्याकरिताच रामनाम हा उपाय आह सात उरळी कांचनच्या प्रार्थनेसभेत गांधीजी म्हणाल शरीराच्या त्याचप्रमाणे मनाच्या सर्व आधी रामनाम हा रामबान उपाय आहा डॉक्टर किंवा वैद्य तरी कुठे औषधांनी माणसाला बरे करण्याची हमी देतात तुम्ही ईश्वराची मनापासून प्रार्थना केलीस, तर तो, तो तुम्हाला तुमच्या आजारातून किंवा चिंतेतून मुक्त केल्यापासून राहणार नाही परंतु रामनाम घेण्यात अगदी अंतःकरणापासून भाग घेतला तरच प्रार्थना सफल होईल आणि मनुष्याला शांती सुखाचा अनुभव येईल याशिवाय रामनामाचा उपाय पूर्ण परिणामकारी होण्याकरता दुसऱ्याही कित्येक अटी पाळाव्या लागतात त्याकरता माणसाने योग्य आहार आणि पूर्ती झोप घेतली पाहिजे आणि क्रोधाला वश होता कामा नये याखेरीज निसर्गाशी तादात्म्य साधून त्याच्या नियमांचे त्याने पालन केले पाहिजे आठ नैसर्गिक उपचारात मी रावणाला व्याधी शांत करण्याचा उपाय म्हणून स्थान दिले ते लक्षात घेऊन आणि माझे लेख वाचून वैद्यराज गणेशशास्त्री जोशी पुणे मला कळवितात की या विषयाशी संबंधित आणि मिळते असे साहित्य आयुर्वेदात बरेच आढळते रोग रोगनिवारणात नैसर्गिक उपचारांना मोठे स्थान आहे आणि त्यातही रामनाम वरचढ आहे चरक वागबट इत्यादींनी जेव्हा आपले ग्रंथ लिहिले त्यावेळी ईश्वराला रामनामाने ओळखण्याचीही रूढी पडली नव्हती असे मानले पाहिजे त्या काळी विष्णूनामाचा महिमा होता बाळपणापासून मी मात्र रामनामाचे ईश्वराची भक्ती केली परंतु ओमपासून थेट संस्कृत प्राकृत किंवा अन्य या देशाच्या किंवा परदेशाच्या भाषांतील वाटेल त्या नावाचा आपण जप केला तर परिणाम तोच यावयाचा ईश्वराल नावाची परवा नाही तो आणि त्याचा कायदा हे एकरूप आहे अर्थात त्या कायद्याचे पालन हाच त्याचा जप म्हणून केवळ तात्विक दृष्टीने पाहता जे त्याच्या कायद्याशी एकरूप होतात त्यांना जपाची जरुरी नाही किंवा ज्याला जपाचे उच्चारणे हे श्वासोच्छासारखे स्वाभाविक होऊन गेले आहे तो ईश्वरोमयच झाला समजावा अर्थात ईश्वराची नीती तो सहजी ओळखतो आणि सहजी पाळतो जो असे वर्तन ठेवतो त्याला दुसरे औषधाची गरज काय असे असले तरी जो औषधांचा राजा त्यालाच आपण सर्वात कमी जाणतो जो जाणतो तो त्याचे भजन करीत नाही जो भजन करतो तो केवळ जिव्हेने बजतो अंतकरणापासून बजत नाही म्हणून तो पोपटाचे अनुकरण करतो स्वतःच्या स्वभावाने करीत नाही म्हणून हे सगळे सर्व रोगनिवारक अशा ईश्वराला ओळखीत नाही आणि ओळखतील तरी हे औषध वैद्य देत नाही, किंवा अक्रिमाई देत नाही त्याची स्वतःचीच त्याविषयी आस्था नसते घर बसल्या गंगामेळ्यासारखी औषध ते जर देऊ लागले तर त्यांचा धंदा कसा चालायचा म्हणून त्यांच्या दृष्टीने त्यांची पुडी किंवा बाटली हीच त्यांची रामबाण औषधी या औषधाने त्यांचे पोट भरते आणि रोग्याला त्वरित फळही पाहायला मिळते आमक्या आमक्याने मला कॉफी दिली आणि मी बरा झालो असे सांगणारे काही निघणार आणि वैद्यांचा व्यापार चालणार डॉक्टर वैद्यांनी रामनामाचा जप करायला सांगून रोगाचे दुःख दूर व्हावायचे नाही स्वतः वैद्यच त्याचा चमत्कार जाणत असेल तरच रोगाला त्याचा चमत्कार कळणार राम नाम म्हणजे पुराणातली वांगी नव्हे तो अनुभवाचा प्रसाद आहे ज्याला त्याचा अनुभव लाभला तोच ते औषध देऊ शकेल इतर कोणी देऊ शकणार नाही वैद्य राजांनी मरा चार श्लोक पाठविले आहेत त्यातील चरक ऋषींचा श्लोक स्लोपा आणि सरळ आहे विष्णुम सहस्रमुर्धानम चरचरा पती विभूम स्तूवन नामसहस्रेन ज्वरान सर्वान व्यापो हाती चराशराचा स्वामी जो मनुष्य त्याच्या हजार नावातून एकाचाही जप करण्याचे सर्व रोग शांत होतात नऊ नैसर्गिक उपचार करणाऱ्यांच्या उपचारात सर्वात रामबाण उपचार रामनाम हा कोणाला नवल वाटण्याचे कारण नाही आध्यात्मिक दुख्नी नाहीशी करण्याकरता रामनामाच्या जपाचा उपचार अत्यंत प्राचीन काळापासून चालत आला आहे पण मोठ्यात लहानाचाही समावेश होतो म्हणून माझा असा दावा आहे की आपल्या शरीराच्या व्याधी दूर करण्याकरिता सुद्धा रामनामाचा जप हा सर्वश्रेष्ठ उपचार आहे मला बोलावशील तर तुझा रोग मी पूर्ण बरा करीन असे निसर्गोपचारक रोग्याला सांगणार नाही तो रोग्याला प्राणी मात्र वास करणार व सर्व व्याधींना हरण करणारे तत्वच तेवढे दाखवून देईल आणि ते जागृत करून आपल्या जीवनाची प्रेरकशक्ती त्याला बनवून आपला रोग कसा न्यायसा करावा हे तो रोगाला दाखवेल हिंदुस्तान जा त्या तत्वाचे सामर्थ्य ओळखू लागला तर आपण स्वतंत्र तर होऊच पण वर आज आपला देश जो रोगांचे आणि दुर्बळतेचे घर होऊन बसला आहे त्याऐवजी निरोगी सद्रूळ शरीराच्या लोकांचा तो देश बनेल रामनामाच्या शक्तीचा परिणाम होण्याकरता काही शर्ती पुऱ्या कराव्या लागतात रामनाम ही विशाष विद्या किंवा जादू खाऊन खाऊन ज्याला अजीर्ण झाले आहे आणि त्यातून बरे होऊन पुन्हा नाना प्रकारच्या पकवानाचा स्वाद भोगण्याकरता जो इला शोधत आहे त्याच्यासाठी रामनाम नाही रामनामाचा उपयोग सत्कर्मासाठीच होतो दुष्पकर्मा करता तो होऊ शकला असता तर चोर लुटारू हे मोठ्यात मोठे भक्त झाले असते जे हृदयाने पवित्र आहेत आणि जे अंतकनाची शुद्धी करून नित्यशुद्ध राहू इच्छितात त्यांच्यासाठी रामनाम आहे रामनाम हे, राम हे केव्हाई भोग विलासाची शक्ती किंवा सोय मिळवण्याचे साधन होऊ शकणार नाही अजिर्णावर उपाय प्रार्थना नाही उपवास हा आहे उपवासाचे कार्य संपले की मगच प्रार्थनेचे सुरू होते अर्थात प्रार्थनेने उपवास सोपा आणि अलका होतो हे खरेच एकीकडे आपल्या शरीरात तुम्ही औषधांच्या वाटल्या ओतीत जाणार आणि दुसरीकडे रामनामाची बडबड करणार हे सुद्धा एक अर्धशून्य नाटकच होईल जो डॉक्टर रोग्याच्या वाईट सवयीची लाड पुरवण्याकरिता आपली विद्या वापरतो तो स्वतः पावतो आम्ही आपल्या रोगालाही अधोगतीला नेतो आपले शरीर हे त्या निर्माणकर्त्याच्या पूजेकरता मिळालेले एक साधन आहे असे समजण्याऐवजी शरीराचीच पूजा करणे आणि ते कसेही करून चालू ठेवण्याकरता पाण्यासारखा पैसा उधळणे याहून अधिक अधोगती कोणती याच्या उलट रामनाम हे रोग बरा करते त्याचबरोबर माणसाची शुद्धी करते आणि त्यायोगे त्याला उन्नत करते हाच रामानाचा उपयोग आणि हीच त्याची मर्यादा दहा एक पत्र आपण नैसर्गिक उपचारासंबंधात रामनामाचा एक नवा सूर काढला तेव्हा माझ्या मनाला असे वाटले की श्रद्धेवर आधारलेली सायकोथेरपी आणि ख्रिश्चन सायन्ससारखी ही एक पद्धत असावी नाव फक्त वेगळे इतकेच अशा गोष्टीला प्रत्येक औषधशस्त्रात स्थान असते तसेच ज्या पंचमहाभूतांची मदत आपण रोग बरा करण्याकरता घेऊ इच्छिता त्या पंचमहाभूतापासूनच सर्व औषधे बनतात अर्धांगवाईच्या रोगातून बरे होण्याकरता एखाद्या अडीच वर्षाच्या मुलीला रामनाम घ्यायला सांगणे व्यर्थ आहे हे आपण कबूलच कराल आणि अशा प्रसंगी फक्त रामनामाचा जप करीत राहा असे एखाद्या आईला तुम्ही कसे समजवून द्या ते मला पाहायचे आह गांधीजींचे उत्तर राम नाम हे फेथ हिलिंग आणि ख्रिश्चन सायन्ससारखे आहे असे भासते खरे पण त्या दोळतून ते अगदी भिन्न आहे रामनामाचा जप हा त्यात असलेल्या सत्याचे प्रतीक मात्र आहे हृदयात वास करणाऱ्या ईश्वराचे माणसाला जाक्षनी भान होते त्याच क्षणी तो विविध तापातून मुक्त होतो दुनिया असे उदाहरण सापडत नाही म्हणून काही हे सत्य नाही असे होत नाही ज्यांची ईश्वरावर श्रद्धा नाही त्यांच्यापुढे माझे सांगणे व्यर्थ आहे हे कबूल केले पाहिजे ख्रिश्चन सायन्स फेथ हिलिंग आणि सायकोथेरीपीवर विश्वास ठेवणारे रामनाम असलेल्या सत्यला काही प्रमाणात पुष्टी देतील वाचकांना मी युक्तिवादाने फार समजवू शकेन असे नाही ज्याने साखर चाकली नाही त्याला ती खायला सांगूनच तिचा गोडपणा सिद्ध करता येईल ना अज्ञानी मुलांच्याकरता रामनाम नाहीच परावलंबी असल्यामुळे ती आईबापांच्या मायावरच अवलंबून असतात यावरून दिसून येते की मुलांच्या बाबतीत आणि समाजाच्या बाबतीत आईबापांची फार मोठी जबाबदारी असते आपल्या रामनाम जपाने बालकांचा आजार नाहीसा होईल असे मानणारे आईबाप मला माहीत आहे पंच सर्व बनते तेव्हा औषधही त्यात येते म्हणून ते वापरायला हरकत नाही असे म्हणून गोष्ट उडून लावता येईल खरी पण त्यामुळे काही नैसर्गिक उपचाराचे महत्व कमी होणार नाही अकरा रामनामाचा प्रचार आणि सदाचारयुक्त जीवन ही सर्व प्रकारची आजार बरे करण्याची उत्कृष्ट आणि अतिस्वस्त वैद्यकीय आहे याविषयी मला मुळीसुद्धा शंका नाही दुःख हे आहे की वैद्य हकीम आणि डॉक्टर लोक या स्वस्त उपायाचा उपयोगच करीत नाही उलट या उपचारांना त्यांच्या पुस्तकात नाही किंवा असले तर त्याने जंतर मंत्राचे घेऊन लोकांना भ्रमाट टाकले आहे ईश्वरस्तवनाचा किंवा रामनामाचा भ्रामक समजुतीशी कसलाही संबंध नाही निसर्गाचा हा सुवर्ण नियम आहे तो जे पाळतात ते रोगमुक्त राहतात जे पाळीत नाही ते रोगग्रस्त राहतात जो कायदा निरोगी राहण्याचा तोच रोग झाल्यानंतर त्यातून सुटण्याकरता लागू पडणारा आह मग प्रश्न असा येऊ शको रामनाम घेतो आणि पाळतो त्याला रोग व्हावाच का म्हणून हा प्रश्न योग्य आह मनुष्य स्वभावता अपूर्ण आहे विचारवंत असतो तो पूर्णतेकडे धावतो पण पूर्ण कधी होत नाही म्हणून अजांता का होईना चुका त्याच्याकडून होतात सदाचारात ईश्वराचे सर्व कायदे येतात पण सर्व कायदे जाणणारा पूर्ण पुरुष आपल्यामध्ये नाही उदाहरणार्थ मर्यादेच्या बाहेर काम करू नये हा एक कायदा आहे पण मर्यादा संपली हे कोणाला समजते आजारी पडल्याशिवाय ते समजतच नाही मिताहार व युक्ताहार हा दुसरा कायदा ही मर्यादा केव्हा ओलांडली हे कोणाच्या लक्षात येते माझ्या बाबतीत युक्तहार कोणताही मला कसे समजणार अशी पुष्कळ उदाहरणे सापडतील त्या सर्वांचे सार एकच की प्रत्येकाने आपापला वैद्य भावे, आणि आपल्याविषयीचा कायदा शोधून काढावा ज्याला तो शोधता आला तो एकशे पंचवीस वर्ष खात्रीने जगेल डॉक्टर मित्रांचा दावा असा आहे की औषधेही सारी निसर्गानेच बनवलेली आहेत तेव्हा आम्ही संपूर्णपणे निसर्गोपचारकच आहोत आम्ही फक्त त्यांची वेगवेगळी मिश्रणे करीत असतो यात वाईट काय अशा रीतीने सर्व गोष्टी उडवून लावता येतील मी फक्त एवढेच म्हणेन की रामनामाव्यतिरिक्त जोडे कराल ते निसर्गाच्या विरुद्ध आहे या मध्यबिंदूपासून आपण जितके बाजूला जाऊ तितके दूरच गेलो या विचारसरणीनुसार पंचमहाभूतांचा मूळ स्वरुपात उपयोग ही मी नैसर्गिक मर्यादा रेषा समजतो पण याच्यापुढे जाणारा वैद्य आपल्या आज जी औषध उगवित असेल किंवा उगवू शकत असेल तिचा उपयोग पैसे कमविण्यासाठी नव्हे तर केवळ लोकसेवेकरता करीत असेल तर तो तोही स्वतःला निसर्गोपचारक मनवू शकेल असे वैद्य आहेत कुठे आज हे वैद्य पैसे कमवण्याच्या मागे लागले आहेत संशोधन करीत नाहीत त्यांच्या आळसामुळे व लोभामुळे आयुर्वेदाला दारिद्र्य आले आहे बारा नैसर्गिक उपचाराचे दोन पैलू आहेत एक ईश्वर शक्ती म्हणजेच रामनामाने रोग बरे करणे आणि दुसरा रोग होणारच नाही असे इलाज करणे जेथे शरीराची घराची आणि गावाची स्वच्छता असेल युक्ताहार आणि अवश्य तितका व्यायाम घेतला जात असेल तेथे रोग कमीत कमी, कमी होतात आणि यात स्वच्छतेबरोबर जर अंतकरणाची स्वच्छता असेल तर रोग होणे अशक्य असे म्हणता येईल अंतकरणाची स्वच्छता रामनामावासून होणार नाही एवढी गोष्ट जर खेड्यातल्या लोकांना समजली तर वैद्य हकीम डॉक्टर यांची गरज राहणार नाही मानव जीवनाची जी आदर्शरचना कायम राहावी ही गोष्ट निसर्गोपचाराच्या मुळाशी असते आणि मानवी जीवनाच्या आदर्श रचनेत खेड्याची किंवा शहराची आदर्श रचना येऊन जाते अर्थात या रचनेचा मध्यबिंदू ईश्वरच असेल तेरा निसर्गोपचारात जीवन परिवर्तन तर येतेच जीवन परिवर्तन म्हणजे काही वैद्याची एखादी पुढी घ्यायची किंवा इस्पितळात जाऊन फुकटचे औषध घ्यायचे किंवा तेथे राहायचे हे नव्हे फुकट औषध घेणारा भिकारी बनतो नैसर्गिक उपचार करणारा कधी कर भिकारी होत नाही तो आपली प्रतिष्ठा वाढवितो आणि बरा होण्याचे उपाय आपले आपण करून घेतो त्याचप्रमाणे शरीरातून विष काढून पुन्हा आपण आदारी पडणार नाही असा प्रयत्न करतो शिवाय निसर्गोपचारात रामनाम हास्तर मध्यबिंदू आहे रामनामामुळे मनुष्य सुरक्षितता मिळवितो पण नाम अंतरातून निघाले पाहिजे त्याकरता नियम पालनाची गरज असते आणि तेव्हाच मनुष्य निरोगी होतो यात श्रमाचा किंवा खर्चाचा प्रश्न नाही मोसंबी खाणे हे काही उपचाराचे अनिवार्य अंगण आहे पथ्य अन्न युक्ताहार हे मात्र अनिवार्य अंग आहे आपण जसे दरिद्री तशी आपली खेडीही दरिद्री आहेत खेड्यात पालाभाजी फळे दूध वगैरे उत्पन्न करणे हे निसर्गोपचाराचे खास अंग आहे त्या जो वेळ जाईल तो वाया जात नाही इतकेच नव्हे तर योगाने सर्व गावकऱ्यांना आणि परिणामी साऱ्या हिंदुस्थाना लाभच होणार आहे चौदा एक पत्र ज्यांना दैविक म्हणतात त्यांच्याशी नैसर्गिक उपचारांचा जवचा संबंध आहे की काय असा माझ्या मनात प्रश्न येतो कोणत्याही प्रकारचे उपचारात श्रद्धेची आवश्यकता असते हे निर्वाद आहे पण कित्येक उपचार केवळ दैविकच असतात उदाहरणार्थ फोड पोटशूळ आदीवरचे उपचार आपल्याला कदाचित माहीत असेल की विशेष करून दक्षिणेकडे फोडांवर कोणत्याही प्रकारचे वैद्यकीय के उपचार केले जात नाही ती ईश्वराची लीला समजली जाते त्यावर उपचार म्हणून आम्ही मरीअम्मादेवीची पूजा करतो आणि आशयाची गोष्ट अशी की पुष्करचे रोगी त्यायोगे बरे होतात अनेक दिवसांचे पोटांची दुखणे घालविण्यासाठी सुद्धा पुष्करजण तिरुपतीला जाऊन नवस करतात आणि दुखण्यातून बरे झाले म्हणजे तो देवाचा नवस फेडतात माझ्या आईचेच असे उदाहरण आहे ती अशाच पोटदुखीने आजारी होती पण तिरुपतीला जाऊन आल्यानंतर तिचे दुखणे थांबले कृपा करून यासंबंधी मला आपण समजून द्यावे अशीच श्रद्धा नैसर्गिक उपचारावर ठेवून वारंवार करावे लागणाऱ्या डॉक्टरांच्या खर्चातून लोकांनी का वाचू नये हे हेही मला आपण सांगावे गांधीजींची उत्तर वरील पत्रात जी उदाहरणे दिली आहेत ते निसर्गोपचारही नव्हे किंवा त्यात समाविष्ट असलेले रामनामही ते नव्हे परंतु या उदाहरणावरून ही गोष्ट खचित दिसून येते की कोणत्याही प्रकारच्या उपचाराशिवाय पुष्कळ उदाहरणात निसर्ग आपोआप आजार बरा करतो या उदाहरणावरून हिंदी लोकांच्या जीवनात भ्रामक समजुतीचा भाग कसा असतो हेही अर्थात दिसून येते रामनाम हे जे नैसर्गिक उपचाराचे केंद्रस्थान आहे ते भ्रमाचा शत्रु आहे अप्रामाणिक लोक इतर गोष्टीचा किंवा रूढीचा ज्याप्रमाणे दुरुपयोग करतात त्याचप्रमाणे रामनामाचा सुद्धा दुरुपयोग करणार केवळ तोंडाने रामनाम बडबाडण्याचा उपचाराशी काहीही संबंध नाही माझी समजूत बरोबर असेल तर दैविक उपचार हा सदर मित्राने वर्णिल्याप्रमाणे आंधळा इला जा आणि तो जिवल्या जागत्या ईश्वराच्या जिवंत नामाचा उपवास आहे नाम हे काही कल्पनेचे तरकट नाही त्याचा नाज हृदयात उठला पाहिजे ती ईश्वरावर जिवंत श्रद्धा आहे तसेच त्याच्या कायद्याचे ज्ञानही आहे हे ज्ञान आणि श्रद्धा इतर कोणत्याही वस्तूच्या सहाय्या वाचून संपूर्णपणे आजार बरा करते पूर्ण शुद्ध मनावर शरीराचे संपूर्ण आरोग्य अवलंबून असते हा तो कायदा होय पूर्ण शुद्ध मन पूर्ण निर्मळ हृदयातूनच उद्भवते डॉक्टराचा स्टेथोस्कोपने ठोके ऐकू येतात ते हे हृदय नव्हे हे हृदय म्हणजे ईश्वराचे मंदिर हृदयाला ईश्वराचा साक्षात्कार झाला की माणसाच्या मनात गलिच्छ किंवा व्यर्थ विचार प्रवेश करू शकत नाही असे म्हणतात विचाराची शुद्धी झाली की रोग होणे अशक्य होते अशी स्थिती प्राप्त करून घेणे कठीण असल्याचा संभव आहे परंतु ती मान्य करणे म्हणजेच आरोग्याच्या शिखराकडे जाण्याची पहिली पायरी चढणे आहे त्यासंबंधीचा प्रयत्न सुरू करणे ही दुसरी पायरी आतापर्यंत माणसांनी शोधून काढलेल्या निसर्गाच्या नियमाचे पालन जीवनात अशा प्रकारच्या मुळापासून बदल होत असताना स्वाभाविकपणेच होते या नियमाशी खेळ करणाऱ्या कोणालाही आपले हृदय निर्मळ आहे असा दावा करता येणार नाही आणखी असंही म्हणता येईल की याच प्रकारे हृदय जर निर्मळ असेल तर राम नामनं घेतले तरी चालेल शुद्धता प्राप्त करून घेण्याचा दुसरा मार्ग मला माहीत नाही प्राचीन काळी साऱ्या जगातल्या साधू संतांची याच मार्गाचा अवलंब केला होता ते धर्मात्म्य होते संशय किंवा भोंधू नव्हते याला कोणी ख्रिश्चन सायन्स म्हणत असतील तर माझा त्याला विरोध नाही रामनामाचा मार्ग हा काही माझा शोध नव्हे बहुत करून हा शोध ख्रिस्त युगाच्या पूर्वी फार प्राचीन काळाचा आहे एका पत्रलेखकाने एक प्रश्न विचारला आहे की खरोखर शस्त्रक्रियेची जिथे जरूर आहे तेथे रामनामाने ती नाईशी होईल काय अर्थात होणार नाही अपघाताने तुटलेला पाय राम रामनामाने पुन्हा जसाच्या तसा होणार नाही पुष्कळ उदाहरणात शस्त्रक्रियेची गरज नसते जेथे जरूरच असेल तेथे ती केलीच पाहिजे पण ईश्वरावर आस्था ठेवणारा माणूस आपला एखादा अवयव गमावला तो त्याची चिंता करीत नाही रामनामाचा जप म्हणजे काही टानाटोण्याची वैद्यकीय किंवा चाल चलाऊ इलाज नव्हे पंधरा एक पत्र आपल्या सूचनेप्रमाणे रामनामाचा जप करण्याचे माझे प्रयत्न चालू आहेत आणि माझ्या क्षयरोगाच्या आजारात सुधारणा होत आहे ही गोष्ट खरी की त्याबरोबरच डॉक्टरी उपचारही चालू आहेत पण आपण म्हणता की युक्तहारणे आणि मितहराणे मनुष्य रोगमुक्त राहून आपले आयुष्य वाढवू शकतो मी तर गेली 25 वर्ष मितारी राहिलो आहे तरी आज असल्या आजाराला बळी पडलो आहे हे काय पूर्वाजन्मीचे की या जन्मीचे दुर्भाग्य म्हणावे आपण एकशे पंचवीस जगता येईल असंही सांगता मग आपल्याला स्वर्गीय महादेवभाईंची फार गरज आहे हे ईश्वराला माहीत असून सुद्धा त्याने त्यांना का उचलून नेले युक्ताहारी आणि मिताहारी स्वर्गीय महादेवभाई आपल्याला ईश्वरूप समजून जगत होते तरी रक्तदाबाच्या रोगाला बळी पडून ते कसे निघून गेले देवाचा अवतार म्हणून मांडलेले रामकृष्ण परमहंस क्षयासारख्याच घातकी असलेल्या कॅन्सरच्या रोगाला बळी पडून मृत्युवंश कसे झाले त्यांना कॅन्सरला का नाही तोंड देता आले गांधीजींचे उत्तर आरोग्य सांभाळण्याच्या बाबतीत जे मला स्वतःला माहीत आहेत असेच नियम मी सांगत आहे पण मिताहार आणि उक्ताहार कशाला म्हणावे हे व्यक्तिव्यक्ती गणित समजून घ्यावे लागेल पुष्कळ वाचन आणि विचार केला असेल तर ते उत्तम रीतीने स्वतःला समजू शकेल पण याचा अर्थ असा नव्हे की ते ज्ञानशुद्ध किंवा पूर्ण आहे म्हणूनच कित्येकजण जीवनाला प्रयोगशाळा म्हणतात अनेकांच्या अनुभवांचा संग्रह करून त्यातून जाण्याजोगे असेल ते जाणून घेऊन आपण पुढे जावे पण तसे करीत असताना सफलता न मिळाली तरी कोणाला दोष देऊ नये आपण स्वतः दोष लावून घेऊ नये नियम खोटे आहेत असे एकदम म्हणण्याचे साहस करू नये पण जर बुद्धिपूर्वक तसे वाटले तर खरा नियम काय ते दाखविण्याची शक्ती संपादन करून त्याचा प्रचार करावा तुम्हाला स्वतःला क्षयरोग झाला त्याची कारणे अनेक असू शकतील पंचमहाभूतांच्या तुमच्या बाबतीत जेवढा अवश्य तेवढा उपयोग तुम्ही केला आहे की नाही हे सुद्धा कोण सांगणार म्हणून जेतवर निसर्गाचे नियम मला माहित आहेत आणि ते खरे आहेत असे मी मानतो तत्वर कुठे ना कुठे पंच महाभूतांचा उपयोग करण्यात तुमच्याकडून चूक झाली असली पाहिजे असेच मी तुम्हाला म्हणणार महादेव आणि रामकृष्ण परमहंस यांच्याविषयी तुम्ही शंका उपस्थित केली आहे त्याचे उत्तरही हे जे मी लिहिले त्यात येऊन जाते त्यांनीही कुठे ना कुठे चूक कल्ली असेल असे मानणे हे नियमच खोटा असे मानण्यापेक्षा जास्त तर्कसंगत होण्यासारखे आह नियम काही मी बनविलेला नाही निसर्गाचा तो नियम आहे असे पुष्क अनुभवी लोकांनी सांगितले आहे आणि ते वचन मान्य करून चालण्याचा मी प्रयत्न करीत आहे शेवटी मनुष्य हा अपूर्ण आहे आणि अपूर्ण मनुष्य त्याला कसे जाणू शकणार डॉक्टर लोक तो नियम मान्य करीत नाहीत किंवा मान्य करून त्याचा वेगळाच अर्थ करतात त्याचा परिणाम माझ्यावर काही होत नाही नियमांचे असे समर्थन करूनसुद्धा वर उल्लेख एकाही व्यक्तीची महत्ता कमी आहे असा माझ्या म्हणण्यातून अर्थ निघत नाही किंवा कोणी काढू नये सोळा निसर्गोपचार हे केवळ खेड्यातील लोकांकरता खेड्यांच्याकरिता आहेत म्हणून त्यात सूक्ष्मदशक यंत्र क्ष किरणे वगैरेना स्थान नाही क्विनवाईन एमॅटिन पेनिसिरीन असल्या औषधांनाही निसर्गोपचारास स्थान नाही ग्रामसफाई घरसफाई अंगसफाई आणि आरोग्य रक्षण यांना प्रथम स्थान आहे आणि त्या गोष्टी पुरेशा आहेत तेवढ्या झाल्या तर व्याधी होऊ शकणार नाहीत अशी त्यामागील कल्पना आहे आणि व्याधी झालीच तर ती काढण्याकरता निसर्गाचे सर्व नियम पाळून सुद्धा राम नाम हा मूळ उपचार आहे आणि जोवर उपचार करणाऱ्या स्वतःमध्ये रामनामाची सिद्धी आली नाही तोवर तो, तो उपचार सार्वजनिक होऊ शकणार नाही म्हणजे रामनामरुपी उपचार एकदम सार्वजनिक होऊ शकणार नाही परंतु पंचमहाभूतांमधून जेवढी शक्ती काढून घेता येईल तेवढी घेऊन व्याधी बरी करण्याचा हा प्रयत्न आहे आणि तेथेच माझ्या दृष्टीने निसर्गोपचाराची मर्यादा संपते नैसर्गिक उपचाराचे दोन पैलू नैसर्गिक उपचाराचे दोन पैलू आहेत एक ईश्वर शक्ती म्हणजेच रामनामाने रोग बरे करणे आणि दुसरा रोग होणारच नाही असे इलाज करणे जेते शरीराची घराची आणि गावांची स्वच्छता असेल युक्तहार आणि अवश्य व्यायाम घेतला जात था असेल तेथे रोग कमीत कमी होतात आणि यात स्वच्छतेबरोबर जर अंतकरणाची स्वच्छता असेल तर रोग होने अशक्य असे म्हणता येईल अंतकरणाची स्वच्छता रामनामावाचून होणार नाही एवढी गोष्ट जर खेड्यातल्या लोकांना समजली तर वैद्य हकीम डॉक्टर यांची गरज राहणार नाही मानवी जीवनाची आदर्श रचना कायम राहावी ही गोष्ट निसर्गोपचाराच्या मुळाशी असते आणि मानवी जीवनाच्या आदर्श रचनेत खेड्याची किंवा शहराची आदर्श रचना येऊन जाते अर्थात या रचनेचा मध्यबिंदू ईश्वरच असेल गांधीजी